श्रीपादशे वल्लभ न हरि दत्ता या दि सरस्वती सर्वे नात पाीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या दिगा वासुदेवांद महात्म्य अध्याय अठावीसावा श्री गुरुदत्तात्रयाम गुरुराजाला म्हणाले अशा रीतीने मदालसेला मिळवून अश्वतरनागाने आपल्या पुत्रांना राजपुत्रास घेऊन येण्यास सांगितले तो म्हणाला त्याला युक्तीने या ठिकाणी घेऊन या येथे घडलेली हकीकत त्याला सांगू नका मला त्याला पाहण्याची फार इच्छा आहे तसेच स्वहस्ते मदालसा त्याच्या स्वाधीन करण्याची इच्छा आहे ही वेळ अनुकूल आहे मग ते नागपुत्र ताप स्वशाने राजपुत्राकडे गेले व त्याला म्हणाले तुम्हाला आमच्या पित्याने बोलावले आहे आमच्या आश्रमास येऊन पित्याला दर्शन द्यावे पुन्हा परत येऊ अनमान करू नये मित्रांचे वचन ऐकून राजपुत्राने अनुमती दर्शविली व प्रेमाने त्यांच्या समवेत तो निघाला तो मित्रांना म्हणाला तुमचा आग्रह मला मोडवत नाही तेव्हा तुमच्या आश्रमास अवश्य जाऊ ददागृहि गुह्यमा पृच्छती भुंगते भोजयतेीतिलक्षण म्हणजे अर्थ देणे घेणे गुह्य सांगणे विचारणे खाणे व खाऊ घालणे ही प्रीतीची सहा लक्षणे आहेत हे प्रीतीचे लक्षण मनात ता तुमच्याबरोबर येतो असे म्हणून ते तिघे चालत गोमती नदीच्या तीरावर पोहोचले त्या दोघा नागपुत्रांनी राजपुत्राला दोन्ही हातांनी धरले व पाण्यात नेऊ लागले तेव्हा तो मनात चमकला तो वर हे वान प्रस्ताचे सूत असल्याची त्याची समजूत होती आता मनात साशंक होऊन त्याने म्हटले आधी मला इत्यमभूत हकीकत सांगा तेव्हा त्यांनी सांगितले पाताळात असलेल्या ईश्वर व सर्व योगज्ञ कंबलनागाचे आम्ही तुला आम्ही पाताळात नेत आहोत भिवू नकोस तुला तातांचे दर्शन घडेल असे त्याला सांगून त्यांनी योग प्रभावाने त्याला पाताळात नेऊन पित्याचे दर्शन घडविले पाताळाची एकंदर रचना तिथील दिव्य भवने पाहून व नागाचे दर्शन घेऊन राजपुत्राला असे वाटले की आपण स्वर्गभुवनाला चालू सूतनागाला म्हणाले आमच्या मित्राला आणले आहे अश्वत राजपुत्राला म्हणाला माझी इच्छा पूर्ण झाली असे म्हणून त्याने त्याला अलिंगन दिले व मस्त खुंघून आशीर्वाद दिला तुझे जीवन सुखी होव राजपुत्र त्यास म्हणाला मला हे अपूर्व दर्शन झाले असून मी किती धन्य झालो हे वाचे सांगता येत नाही मित्रांच्या मुळे ह्या पाताळात येऊन आपले दर्शन घेऊन आज मी पावन झालो माती काढण्यासाठी खणायला जावे तो हाती धनाचा ठेवा यावा याप्रमाणे हे झाले माझी कृतार्थता काय सांगू नाग म्हणाला तुझे दर्शन व्हावे म्हणून माझे मन फार दिवसांपासून वाटले पुन केले होते तत्काळ पूर्ण करीन त्यावर राजपुत्राने उत्तर दिले माझ्यावर आपली कृपादृष्टी असावी तुमच्या कृपेने नगरी सर्व पूर्ण आहे माझे मन धर्माकडे असावे व माझ्याकडून पितृसेवा घडावी एवढीच इच्छा आहे त्यावर नागाने म्हणले तू धार्मिक व पितृसेवक आहेस तुला लोक मानतात तुला इह व परलोक प्राप्त होतील तथापि तुझ्या मनात जी इच्छा असेल ती माझ्या बाशी माग हे बोलणे ऐकून राजा मनात लाजला व त्याने मित्रांच्या तोंडाकडे पाहिले तेव्हा नागपुत्र म्हणाले रात्रंदिवस मधाल सेवाच निष्ठ पदार्थ याला प्रिय वाटत नाही त्यावर नागाने म्हटले ती तर जळाली तथापि तिची इच्छा असेल तर मायेची म्हणजे मायावी बाहुली तयार करून आता दाखवितो असे म्हणून मदा अलसेला आणून ती त्याला दुरून दाखविली तिला पाहून राजा मोहित झाला आहा प्रिये असे म्हणून तो धावून तिच्याकडे गेला नागाने त्याला सावरून धरून म्हटले भुलून जाऊ नकोस ही नारी मी मायेपासून केली आहे माया पहायची असेल तर दुरून पहावी हातात धरण्याने ती दिसत नाही तू विचारी असून मायेच्या भुलीत कसा पडतोस माया चल असून ती तत्काळ दृश्य होते नागाने असे सांगूनही राजा मनात व्याकुळ झाला व म्हणाला मी प्रियेला हाताने त्यात आता विघ्न करू नका मग वल्लभे असे म्हणून राजपुत्र भूमीवर पडला नागाने त्याला उठवून सावरले व म्हटले ही खरोखर तुझी मदालसाच आहे हा शिवाचा प्रसाद आहे असे म्हणून त्याने त्याला मदालसा दाखविली व सुखी राहण्याचा आशीर्वाद दिला संतोष पाहून राजपुत्राला विधियुक्त कन्यादान केले व अमूल्य रत्नालकार देऊन त्याचा गौरव केला सरस्वतीचा अनुग्रह व शंकराचा प्रसाद याबद्दल राजपुत्राला सविस्तर सांगून नाग म्हणाला आमचा हेतू पूर्ण झाला असे बोलून काही दिवस ठेवून घेऊन त्यांची बोळवणी पुण्यवान अश्वतराने केली राजा त्यास म्हणाला या उपकाराची परत फेड कशानेही होणार नाही याचा विसर पडला तर कृतघ्नत्व येईल जो अधम मनुष्य लहानसा उपकारही लक्षात ठेवत नाही त्याला कृतघ्न समजावे तो ब्रह्मघातक्या अपेक्षाही जास्त पापी असतो असे म्हणून पत्नीसह अमृतपान करून नागाला वंदन करून तो निघाला आपल्या दोन मित्रांना व पत्नीला घेऊन राजपुत्र स्वतःच्या नगरा समीप आल्यावरही ती वार्ता त्याने पित्याला कळविली ती ऐकताच राजाला हर्ष झाला पौरजनांसह तो येऊन त्वरेने भेटला व म्हणाला खरोखर पुत्र आला मदालसेला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले ते म्हणाले ही पुन्हा जशीच्या तशी कशी आली तेच रूप तेच वय तोच आकार व शब्द त्याचप्रमाणे स्वभाव ही तोच वाटतो हेच आश्चर्य वाटते राजाने विचारले ती जळाली तीच ती ती परत कशी आली ही कोठे मिळाली की ही मायेची बाहुली आहे असे म्हणून राजाने पुत्राला आलिंगन दिले व प्रेमाश्रू ढाळून तो रडू लागला भानावर येऊन तो म्हणाला पुत्रा तू खरोखर धन्य आहेस तुझे पुण्य अपार आहे तू लोकमान्य होशील अद्वितीय होशील देवाची कन्या तू वरलीस ती दुर्दैवाने नष्ट झाली तरी तीज पुन्हा तू मिळविलीस ही कीर्ती सर्वत्र पसरेल असो सर्व नागरिक लोक येऊन त्यांनी मदालसेला पाहिले त्यांना अपार हर्ष झाला ते म्हणाले ईश्वरच पावला सर्वनगर शोभविले उंच ध्वज उभारले मार्गावर चंदनाचे सडे घातले व सर्वजन सामोरे आले भेरी व वा दुमधुमी वाचू लागल्या कन्या राजावर व पुत्रावर लाह्या टाकू लागल्या व पुष्पांचा वर्षाव करू लागल्या अशा रीतीने समारंभाने राजपुत्राने नगरात प्रवेश केला त्याने हर्षाने सर्वांचा सत्कार केला नंतर पित्याला नमस्कार करून राजकुमाराने प्रेमाने त्याला मित्रांच्या उपकाराबद्दल सांगून म्हटले हे नाग फार उदार आहेत मी दुःखी होऊन बनात राहिलो असता या नागपुत्रांनी माझ्याशी मैत्री केली व माझे दुःख जाणून घेऊन स्वतःच्या जा पित्याला जाऊन सांगितले त्यांचा पिता अश्वतर यांनी हिमालयात घोर तप करून सरस्वती देवी व भगवान शंकर ह्याकडून वर मिळविला त्या वराचे फल म्हणून मदालसा उत्पन्न झाले व नागाने ती मला मान पुरस्सर दान दिली पुत्राने साध्यंत सांगितलेली ती हकीकत ऐकून पिता म्हणाला हे आश्चर्यच आहे पूर्वी पार्वती दक्ष झाली व तिने शंकराला वरले दक्षाच्या यागात जळून पुन्हा ती पर्वतापासून उत्पन्न होऊन शिवाची पत्नी झाली त्याचप्रमाणे या मदालसेने पुन्हा तोच पती केला धन्य हिचे तपस सामर्थ्य आमच्या कुलाचा उद्धार केला इचे शील गंगा जलाप्रमाणे पवित्र वाटते असे बोलून राजाने मनात आनंदी होऊन पुत्राला म्हटले मी आता वृद्ध होऊन सिंहासनावर बसण्यास अयोग्य चालू आहे कुवलयाश्व तू नम्र सुशील व औरस पुत्र आहेस आता तूच राज्य कर मी मनात जातो क्षत्रियांचा हा धर्म आहे याने कर्मसफल होते श्रेष्ठ सामोक्ष मिळवावा त्यात हयगय कशाला पुत्राला असे बोलून राजाने सामग्री मिळवून त्याला राज्याभिषेक करून वनात जाऊन साधन संपादन करून त्याने ज्ञानोत्तर शाश्वत निर्माण प्राप्त केले कुवलयाश्व राज्यकारभार पाहू लागला अधर्माने न वागता त्याने प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन केले त्यामुळे प्रजाही त्याच्यावर प्रेम करू लागली शिवाच्या वर प्रसादाने ब्रह्मवादिनी मदालसा आत्मनिष्ठ होऊन अनासक्तपणे स्वगृही राहू लागली तिचे पूर्वस्मरण लोपले नाही शिवप्रसादाने ती ज्ञानी झाली तथा लोकसंग्रहासाठी ती पतीच्या चित्ताला अनुसरून आचरण करीत राहिली ऋतुध्वज राज्य करत होता स्वतः ब्रह्मनिष्ठ असूनही मदालसा स्त्रीच्या कर्तव्याला जागून पतीला संभोग देत झाली दैववशात तिला पुत्र झाला उपजताच त्याला ती सांगू लागली तू का व कोणासाठी रड़तोस, मार्ग चालताना तो भुललास म्हणून निजकर्माने या चौऱ्याऐंशी योनी कष्टाने धुंडल्यास तू देवाचे ध्यान केले असतेस तर तप्तलोहा लोहाप्रमाणे असलेले स्त्रीचे आलिंगण तुझ्या नशीबी आले नसते अरे पोरा आता तरी हे मनसावर वैराग्याने भिक्षावलंबन केले असतेस आता सारखा तोंडात नरक आला नसता स्त्रीच्या रूपाला भुल्ला नस्तास, तर डोळे फुटले नसते असंख्य योनी तू धुंडल्यास पण अचूक मार्ग तुला सापडला नाही आता मात्र तू योग्य मार्गावर आलास आता रडू नकोस स्वस्त राहा खोट्या मोहाने पुन्हा बुडशील तुझा मार्ग तूच नीट विचाराने पहा अरे तू जन्म मरणाला रडत तर त्याचा संबंधच तुला निर्विकार आला नाही मातेच्या विटाळात रक्त व रेत ह्यांचा मिलाप झाल्यावर विष्टामूत्रात जो मूर्त स्वरूप पावतो तो तू कसा असशील हाडामासाच्या देहास मूर्खपणे तू भुलला आहेस व त्याच्याच योगाने तू यर्त संबंध जोडत राहतोस कोण आई व कोण बाब कोण पत्नी आणि कोण कन्या अरे अविचारानेही ममता का धरतोस हाडामासावर कातडी असते व आत विष्टामूत्र भरलेले असते त्या देहाची मी मी अशी भ्रांत येऊ देऊ नकोस रजो गुणी जड असा प्राण कर्मेंद्रियांना लगटून खातो पितो त्याहून तू वेगळा आहेस ज्ञानेंद्रियांच्या समूहात मन क्षणोक्षणी इतस्त पळत असते त्या मनाचा साक्षी असा तू मनापासून वेगळा आहेस निश्चळ आहेस जी ज्ञानेंद्रियांना धरून ठेवते मी करता असा अहम भाव धरते निजते व उठते ती बुद्धी तुझ्याहून भिन्न आहे जो प्रिय मोद प्रमो प्रमोदाने भासतो, परंतु त्या आनंदाने भोक्तृत्वाला घेत नाही त्या आत्म्याला तू ध्यानाच्या योगाने पहा असे करशील तर फसणार नाही ना तर पुन्हा आतासारखीच फेरी घेशील मी तिन्ही देहांचा साक्षी आहे तिन्ही अवस्था पाहणारा आहे असे व्यापकत्वाने पाहत राहा माता त्याला रोज वारंवार असा करू लागली वद्वैत वार्ता दूर करू लागली आपल्या पुत्रासाठी ती कळवळीने कळवळ लागली प्राण वाचावेत म्हणून ती त्याला दुग्ध पान देई परंतु गाण्याचे निमित्त करून वेदांताचे निरूपण करू लागली ती पुत्राला सांगे प्रमाद नावाचा मृत्यू आपला सहवासी आहे या विचाराने जर तू रडत असशील तर लक्षात घे की तो तुला स्पर्श करणार नाही तू ताना का आक्रोश करतोस रडून आता काय उपयोग तू आता हे लक्षात घे तू शुद्ध आहेस तुला दुःखाची वार्ता कशी देहा करता रडत असशील तर हे सांग की अशुद्धासाठी कशा करता रडावे देह हा जाणारा आहे तो खरोखरच जाणार आहे स्नेह वगैरेचा त्याग करून जाणार आहे त्याच्या अभिमानानेच हानी पोहोचते तू संग आहेस तुला देहाचा संग येतो काय देहनाशामुळे तुझा भंग होत नाही मग देहासाठी का रडावे तूच विश्वाचा उत्पत्ती करता आहेस तुझ्या पोटी सर्व लोक आहेत तू कोणाचा लेख व कसा होशील केवळ विचाराने दुखा मानतो आहेस हा अन्नमय देह म्हणजे पंचभूतांचा समूह आहे हा दुःख शोक वाहणारा व स्थान आहे हा प्रत्यक्षपणे दिसतो हा अत्यंत जड आहे खात्रीने नश्वर आहे तेव्हा याला चैतन्य कसे म्हणावे तू म्हणशील कि हा वाढतो सुखदुःखांना जाणतो शीतोष्णादी ओळखतो तर मग हा जड कसा तर मग ऐक सच्चिदानंद ब्रह्म घटत नाही किंवा वाढत नाही ते सदा आनंद कंद असते विटा ठेवल्यावर भिंत पाडते त्याप्रमाणे देह सच्चिदाच्या अनुग्रहाने अन्नावर वाढतो सुखदुःखाचा साक्षात्कार हा मनाचा व्यापार आहे मन शरीराला व्यापते त्या संबंधाने त्याला सुखदुःखाचा विचार आहे ते मनही जड असून चैतन्याभास युक्त होऊन सुखी कि दुखी अजते हे ही अज्ञान है कारण जानने शक्ती ब्रह्माची आहे। है मनाचा द्वारा त्वचा व इंद्रिय हमले आत्म्याला कोता नहीं मजा देह तू मन तो मग तू देह कसा हो तो तु हैस तुझी देहाप्ति कशी संग बर केवल अध्यासाने हा भ्रम तू घोस अहंता व ममता वागवितोस आणि व्यर्थ फसतोस तरी हा भ्रम दूर कर तो अत्यंत शुद्ध आहेस चैतन्य रूपी प्रबुद्ध आहेस रक्तमासांत मकदेहच अशुद्ध आहे हे लक्षात असा बोध मदासा माता पुत्राला वारंवार करत राहिली द्वैताची वार्ताही पुत्राच्या कानावर्तीने येऊ दिली नाही इतिमत्परमहंस परिव्राजकाचार्यवर्य ्री सद्गुरुदेव श्रीमत्सुदेवानंद सरस्वती विरचि श्री दत्तमहात्मे अष्टविशोध्याय गुरुदेव दत्तार्पणमस्त्रे